वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग सत्तेचाळीसावर पहाड झाली राम नाही असे पाहून ते नगरजन शोखाने मूर्छित झाले गोंधळून गेले दुखाते अश्रू गाळीत येथे तेथे असे पाहू लागले पण रामाचा मागमूसही त्यांना लागला नाही त्यामुळे ते अतिशय दुःखी झाले त्या श्रीमान रामाचा वियोग होऊन विषादाने ते दुर्मुखले दीनवाने होऊन ते बिचारी लोक करुणवाणीने म्हणाले ज्या झोपेमुळे बेभान होऊन त्या विशाळ छातीच्या महाभुज रामाला दर्शना रामाच्या दर्शनाला आम्ही आचवलो त्या झोपेला धिकार असो खोटे कर्म कधीही न करणारा हा महा राम भक्त जना टाकून तापस होऊन दूर देशाला कसा बरे गेला हा राघव श्रेष्ठ आमचे नित्य औरसपुत्राप्रमाणे पालन करीत होता तो आम्हाला टाकून अरण्यात कसा हो गेला आता आम्ही आमचा अम जीव टाकू नाहीतर मरेपर्यंत चालत राहू रामाविना आमच्या जगण्याने काय हित किंवा ते वाढलेली लाकडे पुष्कळे मोठी आहे ती पेटून त्या चितेच आपण सगळे प्रवेश करू आम्ही काय सांगावे? सांगावेशिक महाब्रू राम आलो असे सांगणे आम्हाला आम्ही रामाविना आलो असे बघून ती नगरी खरोखर दिन होईल नगरीतील साऱ्या बालस्त्री प्रौढांचा आनंद नष्ट होऊन जाईल त्या महात्म्या वीराबरोबर सतत राहून आम्ही बाहेर पडलो आता त्याच्याविना आम्ही त्या नगरीचे दर्शन कसे घ्यावे अशा प्रकारे लोक हात वर करून नाना रीतीने बोलत राहिले गेलेल्या श्रेष्ठ गायी प्रमाणे मग ते, ते रथाचा ला, अत्यंत विषादाने त्यांची मने भरून गेली रथाचा माग काढीत जाऊन ते विचारे ते विचारेलो विचारे दैवाने आमच्यावर घाला घातला आता मी काय करावे असे म्हणत पुन्हा परत फिरले ते जसे गेले होते, गे होते। मुन ले ले। तसे खिन्न मनाने परत बहून शोकाचा उमाच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागले गरुडाने डोहातून सर्फ बाहेर काढून घेतला असता जशी नदीची शोभा जाते तशी रामाविना ही नगरी विरूप झाली असे त्यांना वाटले त्या खिन्न झालेल्या लोकांना ते नगर चंद्र नसलेल्या आकाश किंवा शुष्क झालेला सागरात खचून जाऊन ते, ते कष्टी मनाने प्रवेश करीत असताना पाहत असताना सुद्धा त्यांना आपला परका हे काही, काही ओळखे नसेचा हर्ष फार मावळून गेला होता अयोध्याकांडाचा सत्तेचाळीसावा सर्ग समाप्त